वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग बाविसावा सीतेचे ते कठोर बोलणे ऐकून राक्षस राजा सुंदरी सीतेला अप्रिय शब्दात म्हणाला स्त्रियांची जसजशी आळवणी करावी तसतशा त्या वश होत जातात येथे मी जसजसे तुला आवडेल असे बोलतो तस तसे तसतसे तू मला तुच्छ करतेस मार्ग मिळताच पळू लागणाऱ्या घोड्यांना जसा उत्तम सारथी आवं तसा तुझ्याविषयी माझ्या मनात उत्पन्न झालेला कामभाव माझ्या क्रोधाला आवरत आहे माणसात काम मोठा विचित्र आहे ज्याच्यात तो अडकतो त्याच्याविषयी सहानुभूती आणि प्रेमच वाटू लागते या कारणामुळे हे सुंदरी तुझी मी हत्या करीत नाही वास्तविक तू हत्येला मान हानीलाच पात्र आहेस तू विनाकारण बैरागीन होऊन बसली जे जे कठोर शब्द तुम्हाला बोलत आहेस त्या शब्दाकरता मैथिली तुला भयंकर मरणाचीच शिक्षा योग्य आहे राक्षसराज रावण वैदईला बोलून क्रोधाच्या आवेगाने भरून जाऊन सीतेला पुढे म्हणाला मी मनाने जो दोन महिन्यांचा अवधी ठरवला आहे तेवढा मी राखून ठेवतो त्यानंतर सुंदरी तू माझ्या शय्येवर चढले पाहिजेस दोन महिन्यांच्या पुढे जर तू मला भरता म्हणून नाकारलीस तर माझे आचारी माझ्या करता तुझे तुकडे तुकडे करतील राक्षसराजा जानकीलासे तोडून बोललेला पाहून त्याच्यासोबत आलेल्या देवगंधर्वांच्या कन्याना विषाद वाटला त्याने डोळे वाकडे केले काही जणीने ओठांच्या खुणाने आणि दुसऱ्या काही जणांनी डोळे मिचकावून राक्षसाकडून धाक दाखवल्या जाणाऱ्या सीतेला आश्वासित केले त्यांच्या त्या आश्वासनाने स्वस्थ होऊन राक्षसाधीप रावणाऱ्या सीता सदाचार व शौर्य यांच्याविषयीच्या अभिमानाने प्रेरित होऊन आत्महिताचे बोलले या घरण्याच्या कर्मापासून तुला कोणी बाजूला करीत नाही तसे परावृत्त करणारे कोणी तुझ्या कल्याणाची आस्था बाळगणारे येथे नाही वाटते शचीपती इंद्राची जशी शची तशी त्या धर्मात्म्याची मी पत्नी त्रैलोक्यात कोणी मनानेसुद्धा माझी इच्छा धरणार नाही तूच एकटा तसायस। आहेस राक्षसाधमा अपार तेजस्वी रामाच्या भारेला जर पापी शब्द तू बोलास ते पाप कुठं देऊन कुठे जाऊन दे फेडशील वनात दर्पयुक्त हत्ती आणि ससा समोरासमोर यावे तसा राम हत्तीसारखा आणि तुन्हीशी सशासारखा असा तू विश्वकुनाथाची निंदा करताना तुला दास नाही वाटत त्याच्या डोळ्यापुढे तू जोवर आलेला नाहीस तोवरच या तुझा गमजा हे तुझे क्रूर विक्रूत पाहणारे काळे पेंगट दोन डोळे आण माझ्याकडे पाहताना गळून कसे पडले नाही त्या धर्मात्म्याची मी पत्नी आणि दशरथाची सून पाप्या माझ्यापुढे बोलताना तुझ्या जिभेच्या चिंधड्या कशा होत नाहीत पण रामाची आज्ञा नसल्यामुळे आणि तपाचे रक्षण करायचे असल्यामुळे दशक्रीवा भस्म करण्याचे सामर्थ्य असलेल्या तेजाने मी तुला भस्म करीत नाही त्या धीमान रामाची मी माझे अपहरण करणे शक्य होणारे नाही पण दैवच तुझ्या वधासाठी सज्ज झाले असावे यात संशय नाही भाऊ एवढा शूर सैन्यांचे सहायक असणारा रामाला दूर घेऊन जायला लावून त्याच्या बायकोची चोरी कशी कर काय कशी काय केलीस सीतेचे हे बोलणे ऐकून राक्षस राजा रावण आपले दोन क्रूर डोळे घर घर फिरून जानकीकडे पाहू लागला तो काळ्या कुट्ट मेघासारखा मोठे मोठे बाहू आणि मस्तक असणारा सिंहासारखी धीरगंभीर गती असणारा ऐश्वरसंपन्न तळपती जी तळपती जीव आणि उग्र डोळ्या असणारा राक्षसेश्वर त्याच्या मुकुटावरचा भाग सरल्यामुळे तो अधिकच उंच वाटत होता रंगारंगाच्या माळा घालून त्याने अंगारा उठणे लावलेले होते लाल रंगाची फुल्या आणि लाल वस्त्र त्याने धारण केले होते शुद्ध सुवर्णाच्या बाजूवंदाची भूषण होती कमरेलात्नांचा जडवलेला कडदोरा गुंडाला होता जणू अमृत काढण्याच्या वेळी सर्पाने वेठिलेला मंदरच त्या आपल्या गोल बलिष्ठ बाहूने तो राक्षसेश्वर दोन सुळग्याने जसा सुन मंदर तसा पर्वताप्रमाणे शोभत होत होता उगवत्या सूर्याच्या कांतीची दोन कुंडली त्याच्या कानात होती जणू लाल पालवीने आणि फुलाने डबरलेल्या दोन अशोकामुळे शोभणारा पर्वतच तो कल्पवृक्षासारखा किंवा मूर्तिमान वसंतच होता स्मशानातील देवालयासारखा सुंदर असूनही भयंकर होता क्रोधाने लालडोळे करून वैद्यकडे पाहत आणि भुजंगाप्रमाणे फुसकारे टाकत रावण सीतेला म्हणाला आणि तिने भरलेल्या आणि संपत्तीहीन झालेल्याशी व्रत धर्माने एकनिष्ठ राहणारे स्त्रिये सूर्य जसा संध्येला आपल्या तेजाने नष्ट करून टाकतो तसा मी तुला आता नष्ट करतो असे मैथिलीला म्हणून शत्रूला भयकंपित करणाऱ्या राजा रावणाने भयंकर रूपाच्या सर्व राक्षसीनं आज्ञा केली त्या राक्षसी म्हणजे एकाक्षी एककाने कान झाकलेली गाईच्या कानाची हत्तीच्या कानाची लांब काने कान नसणारी हत्तीच्या पायाची घोड्याच्या पायाची गाईच्या पायाची केसळ पायांची एकाक्षी एक पायाची भल्या मोठ्या पायांची पायस नसणारी प्रमाणाबाहेर वाढलेले डोके आणि मान असणारी प्रमाणाबाहेर स्तन आणि पोट असणारी प्रमाणाबाहेर तोंड आणि डोळे असणारी जीभ आणि नखे लांबच लांब नाकच नसलेली सिंहासारख्या तोंडाची गाईच्या तोंडाची डुकराच्या तोंडाची अशा होत्या अशा त्या राक्षसीना त्यांनी सूचना केली की ही जानकी ज्या योगे लवकरात लवकर वश होईल असे सर्व राक्षसीने एकत्र जाऊन लवकर करावे उलटे सुरटे साम दाम दंड भेद असे उपाय योजावे हो मात्र दंडाचा वर करण्यापासून वैदेहिला मुक्त ठेवावे असा पुन्हा पुन्हा आदेश देऊन तो राक्षस राजा काम व्याप्त होऊन तिच्याजवळ जाऊन मोठ्याने ओरडला तेव्हा धान्यमालिनी राक्षसी चटकन रावणाला आलिंगन देऊन म्हणाली महाराज चला माझ्यासह क्रीडा करा काय हिसिता तुम्हाला राक्षसेश्वरा मूर्ख संकुचित मनाची मनुष्यस्त्री ही महाराज तुम्ही स्वतःच्या बाहुबलाने मिळवलेले उत्कृष्ट भोग देवश्रेष्ठाने हिच्या नशिबात ठेवले नाहीत हेच खरे तिची इच्छा नसताना तुम्ही तिच्याविषयी अभिलाषा ठेवलीत तर तुमच्या शरीराला त्रास मात्र होईल इच्छा असणारीवर प्रेम केले तर ते प्रेम शोभून दिसते राक्षसी असे बोलले तेव्हा त्या बलिष्ठाने तिला झिडकारून टाकले आणि मोठ्याने हसून मेघासारखा तो राक्षस परत फिरला पृथ्वीला जणू हादरवून सोडी दशग्रीव तेथून निघाला आणि तापणाऱ्या सूर्यासारख्या आपल्या भवनात तो शिरला देवकन्या गंधर्व कन्या, कन्या याही मग दशग्रीवाला वेढून त्या उत्तम गृहात धर्मपरायण निश्चयी अशा थरथर कापणाऱ्या मैथिलीची निर्बच्छना करून मदनाने मोहित झालेल्या रावणाने सीतेला सोडून आपल्या घरात प्रवेश केला सुंदरकांडाचा बावीसावा सर्ग समाप्त